वाल्मिकी रामायण उत्तरकांड सर्व त्रेपन्न लक्ष्मणाचा अतिशय अद्भुत शब्द ऐकून राम अत्यंत संतुष्ट झाला आणि म्हणाला तुझ्यासारखा भाऊ विशेषतः अशा काळी जो इतका जाणता आणि माझ्या मनाप्रमाणे वागणार आहे तसा दुर्लभच शुभ लक्ष्मणे माझ्या मनात यावेळी जे आहे ते तू ऐक आणि ऐकल्यावर माझ्या सांगण्याप्रमाणे कर सौम्या पौरजनांचे काम जे करणे आवश्यक ते मी सोडून दिल्याला आता चार दिवस आले ही गोष्ट माझे हृदय कापून टाकीत आहे अमात्य मंडळाला पुरोहितांना मंत्र्यांना आणि ज्यांची कामे व्हायची स्त्रियांना बोलावून घे नागरिकांची कामे रोजच्या रोज रुच जो राजा करीत नाही तो डोळ्यांना न दिसणाऱ्या नरकात जाऊन पडतो यात संशय पूर्वी नृग नावाचा एक महायशवंत राजा होऊन गेला तो ब्रम्होफासक सत्यवादी आणि शुद्धाचरणी होता असे ऐकवत त्या नरपतीने कधीतरी भूदेव दे ब्राह्मण त्यांना पुष्कर तीर्थाच्या ठिकाणी ती तो ब्राह्मण भूकेने पिडून आपली हरवलेली गाय इकडे तिकडे शोधून पाहू टाकला पण पुष्कळ वर्षे गेले तरी कोणत्याही देशात त्याला ती दिसली नाही पुढे तो कणखल ला तेव्हा एका ब्राह्मणाच्या घरी त्याला ती आपली गाय चांगली दिसली तिचे त्या ब्राह्मणाने तिला आपण ठेवलेल्या नावाने शवले ये अशी हात मारली त्या गायीने तो आवाज ऐकला ब्राह्मणाचा तो आवाज ओळखून ती गाय त्या ते अग्निसारख्या तेजस्वी ब्राह्मणाच्या पाठोपाठ गेली जो ब्राह्मण तिचे पालन करीत होता तोही झटपट तिच्या मागोमाग केला त्वऱ्याने जाऊन तो त्या ऋषीला म्हणाला ही गाय माझी आहे मृग राजाने मला ती दानात दिली आहे त्या दोघा विद्वान ब्राह्मणांचा मोठा वाद झाला ते दोघे एकमेकांशी वाद घरी दान देणाऱ्या राजभवनाच्या द्वारावर मिळाली नाही बरेच दिवसांनी रात्री त्यांनी तिथे काढल्या तेव्हा त्यांना राग आला आणि ते दोघे महात्मे ब्राह्मण क्रोधाने अतिशय घोर वचन बोलले इच्छुक होऊन आलेल्यांचे कार्य पार पाडण्याकरता ज्या अर्थ तू भेटत नाही त्या सर्व प्राण्यान अदृश्य होऊन राहणारा सरडा होशील पुष्कळ लाखो वर्षात सरडा होऊन पुढे या लोकात यदुवं कीर्ती वाढवणारा वासुदेव विष्णू मनुष्य रूप घेऊन उत्पन्न होईल शापापासून तुला मुक्त करेल चित्ता गेल्यानंतर तू या शापापासून सुरशील कलियुग येईल तेव्हा पृथ्वीचा भार हरण करण्याकरता महाविदेशाली नरनारायण उभयता उत्पन्न होते <coughs> असा शाप सोडून क्रोध उतरून त्या दोघा ब्राह्मणाने ती दुर्बल वृद्ध झालेले गाय दुसऱ्या एका ब्राह्मणाला देऊन टाकले अशा रीतीने त्या ते राजाला तो महाभयंकर शाप भोकावा लागला ज्यांचे कार्य भाव यायचे त्यांना वाट पाहायला लावून थकवणे हा राजाचा अपराध आहे म्हणून कार्यार्थी जे असतील त्यांना मला भेटव कारण राजा योग्य कर्म करायचे त्याच्या फळाची अपेक्षा धरीत नाही म्हणून लक्ष्मणा जा कोणी कार्यार्थी येईल त्याची वाट पहा उत्तरकांडाचा त्रेपन्नवासर्ग समाप्त